ओम नमो भगवते वासुदेवाय मग ते अव्यक्त बोध वाढत झिजत पुरला बोधी समस्त बुडोनी मग तेही अज्ञान जसा, जसा जसा बोध वाढत जाईल तस तसे नाहीसे होते व पूर्ण बोधात ते अज्ञान संपूर्ण नाहीसे होते जैसी भोजनाच्या व्यापारी क्षुधा जिरत जाय अवधारी मग तृप्तीच्या अवसरी नाही भोजन करीत असताना प्रत्येक घासा बरोबर भूक कमी होत जाते व तृप्तीच्या वेळी ती अगदीच नाहीशी होते नाना चालीची आवाढी वाट होत जाय थोडी मग पातला ठाई बुडी देऊनीमे अथवा चालण्याचा वेग जसा जसा वाढेल तस तशी वाट कमी होत होत मग मुक्कामाला पोचल्यावर ती वाट बुडी देऊन नाहीशी होते म्हणजे जव जव तव तव मग जागी नलिया स्वरूपे नाहीच होय अथवा जसा जागृतीचा जा उदय होईल तस तशी झोप नाहीशी होते व मग पूर्ण जागे झाल्यावर झोप स्वरूपाने म्हणजे पूर्णपणे नाहीशी होते हे ना आपुले पूर्णत्व भेटे जेथ चंद्रासी वाढी खुंटे तेथ शुक्ल पक्ष पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आपले पूर्णत्व प्राप्त होते व जेव्हा चंद्राचे चांदणे वाढणे थांबते तेव्हा जसा शुक्ल पक्ष निशेष नाहीसा होतो तैसा बोध जात बोध बोध मज आ मिसळला तेथ साध्यसे करणारे जे ज्ञान त्या ज्ञानाने तो माझ्या स्वरूपी येतो व माझ्या स्वरूपात ऐक्याला पावला असता साध्यंत अज्ञान नाहीसे होते तेव्हा कल्पांताची ये वेळे नदी सिंधूचे पेंडवळे मोडून भरले जळे आम्ही जैसे तेव्हा कल्पांताच्या वेळी नदी व समुद्र यांची मर्यादा मोडून ज्याप्रमाणे ब्रह्म लोकापर्यंत सर्व जग पाण्याने भरून जाते जळोनी का बन्हेथवा घट मठ, का काश्थ मठ नाहीसे झाल्यावर जसे एकटे एक, एक सारखे आकाश राहते अथवा काष्टांच्या काश्था घर्षणाने का जल्द जाऊन जसे काष्ठ अग्नि होते ना तरी आ मुसे अथवा मुशी मध्य अलंकार से आकार आटन गोन नूप वगैरह भेदांसे नहींसे हो व सोने मात्र जसे राहते ही असो चे ल ते स्वप्न नाही झालं मग आपण ची उरिजे या जैसे हा दृष्टांतही राहू दे पूर्ण जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होते व आपणच आपल्याला जसे एकटे उरतो तैसी मी एक वाचून काही तया तया हि सकट नाही हे चौथी भक्ती पाहि माझी तोल त्याप्रमाणे एक माझ्या वाचून त्याला त्याच्याही सकट दुसरे काहीच नसते अर्जुना पहा यासच चौथी भक्ती असे म्हणतात ही चौथी भक्ती त्याला प्राप्त होते ते तिन्ही पाबोनी चौथी मणिपत आहे इतर जे आर्त जिज्ञासू व अर्थार्थी भक्त ते मला ज्या मार्गाने भासतात ते भक्तीचे तीन मार्ग पाहून त्या भक्तीस मी चौथी भक्ती म्हणत आहे ये रवी तिची ना चौथी हे पहिली ना सरती पै माझी ये सहज स्थिती भक्ती ना सहज विचार करून पाहिले तर भक्ती तिसरी नाही चौथी नाही पहिली नाही व शेवटली नाही तर माझ्या सहज स्वरूप स्थितीला भक्ती हे नाव आहे जे जाणणे माझे प्रकाशुनी अन्य थातवे माते दाऊनी सर्वही हि सर्वी भजवनी बुझावी तसे जे जी सहज स्वरूप स्थिती मधविषयक अज्ञानाचे प्रकाशन करून मला विपरीतपणाने भासवून सर्वांना सर्व ठिकाणी भक्ती करावयास लावून सर्वांची समजूत घालते जो जे थ जैसे पाहो बैसे तया तैसेची असे हे उजी का दिसे अखंडे जेणे जो ज्या ठिकाणी जशी कल्पना करत त्याला त्या ठिकाणी त्याच्या कल्पनेप्रमाणे जे भासते ते माझ्या सहज अखंड अशा चित प्रकाशाने दिसते स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपले नि असले पणे विश्वाचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे ज्याप्रमाणे स्वप्नाचे दिसणे अथवा न दिसणे हे आपल्या पाहणाऱ्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे त्याप्रमाणे विश्वाचे असणे व नसणे ज्याच्या म्हणजे ज्या प्रकाशाच्या योगाने प्रकाशते ऐसा हा सहज माझा प्रकाशू जो कपि तो भक्ती या बोजा बोली जे हे कपि ध्वजा असा जो माझा सहज प्रकाश तो भक्ती या रीतीने बोलला जातो म्हणताच्या ठाई हे आरती होऊ निपा अपेक्षणीय जे काही ते मी ची केला म्हणून ही भक्ती उत्कट इच्छेच्या रूपाने बनून त्या इच्छेचा जो काही विषय आहे तो मलाच बनवला आहे ऐसा दाखविला अर्जुना जाणण्याची इच्छा करणाऱ्याच्या पुढे ही भक्तीच जिज्ञासाहून मी जिज्ञास्य म्हणजे जाणण्याचा म्हणजे इच्छेचा विषय असा दाखवला गेलो हो हे ची अर्थना मीची माझ्या अर्थी अर्जुना करुनी अर्थाभिधान आणि माते हीच भक्ती अर्थप्राप्तीची इच्छा मीच माझी याचना करून मला अर्थ या नावाला आणते एवम घेऊन अज्ञाना माझी भक्ती हे जे वरते ते दावी मजद्रष्ट्या दृश्य करुनी याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून ही माझी भक्ती व्यवहार करू लागली कि ती भक्ती मला द्रष्ट्याला दृश्य करून दाखवते येथे मुखची दिसे मुखे या बोला काही न चुके तरी दुजेपण हे लटिके आरिसा करी आरशात पाहिले असता मुखाच्या योगाने मुखाला मुखच दिसते या म्हणण्यात काही चूक नाही परंतु प्रतिबिंब रूपाने मिथ्या भासणारा जो दुसरेपणा तो आरसा तयार करतो दिठी चंद्र ची घे साचे परी ये तुले हे तिमिराचे जे एक असे तयाचे दोन हि दावी दृष्टी खरोखर चंद्राला पाहते परंतु तिमिर एवढे मात्र करते कि एकच असलेल्या चंद्राला दोन करून दाखवते तैसा सर्वत्र मिची मिया घेपतसे भक्ती इया परी दृश्यत्व अज्ञान वशे त्याप्रमाणे सर्वत्र मीच माझ्याकडून भक्तीच्या योगाने आकलन केला जातो परंतु खोटे आहे, आहे। व ते अज्ञानाला वश झाल्यामुळे अज्ञान आता नाहीसे झाले व जसे प्रतिबिंब भींब आपल्या बिंबात एक व्हावे तसे माझे दृष्टत्व मला भेटले पै जेव्हा हि असे किडाळ तेव्हा सोनेची सोने परिते कीड गेली केवळ उरे जैसे। तेव्हा हिणकस धातू सोन्यात मिसळलेली असते तेव्हाही निश्चयाने ते सोनेच आहे सोने परंतु ती म्हणजे हिणकस धातू निघाली असता जसे केवळ सोने उरते हा पौर्णिमे आधी चंद्रू सावयवू नाही परितीये दिवशी भेटे पाहि पूर्णता तया। अरे अर्जुना पौर्णिमेच्या आधी चंद्र सावयवच नाही का परंतु पौर्णिमेच्या दिवशी त्याला प्रकाशाच्या दृष्टीने पूर्णता भेटते मग द्रष्टुत्व ते सरे मि लाभे तसा मीच अन्यथा ज्ञानाच्या द्वाराने दिसतो परंतु अप्रत्यक्ष अन्य रूपाने म्हणजे दृश्य रूपाने दिसतो मग ज्ञानाने दृश्याचा निराश होऊन भिन्न रूपाने दिसणारे दृश्य एकदृष्टेपणामध्ये नाहीसे होते आणि मलाच मी प्राप्त होतो पा पार्थ भक्तीयोगू चवथा मणितला अर्जुना म्हणून माझा चौथा भक्तियोग हा दृश्य रूप मार्गाच्या पलीकडला आहे असे मी म्हटले श्लोक पंचावन्नाव भक्त्या माम अभिजानातन्यश्छास्म तत् माम तत्वत ज्ञावा विषदे या सहज ज्ञान भक्तीच्या योगाने मी कोण आहे व केवढ आहे हे तो तत्वत जाणतो तत्वत जाणले म्हणजे त्यानंतर तो माझ्या प्रवेश करतो या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवट लामज मिची केवळ हे तुज श्रुत ही है। या ज्ञान भक्ति ने जो भक्त सहज पावला है, तो भक्त ऐक्या बोलि कपित ध्वजा सप्तमाध्यायी कारण की मगे सातवे अध्याया ज्ञाजा आत्मा है, है मैं अर्जुना हाथ वर कर बोलो है भक्ति मीया श्री भागवत मिशे ब्रह्मया उत्तम म्हणून ए धनंजय उपदेशिली अर्जुना ती ही भक्ती उत्तम म्हणून मी कल्पाच्या आरंभी भागवताच्या द्वारे ब्रह्मदेवाला सांगितली ज्ञानी येव म्हणती शक्ती आम्ही परम भक्ती आपुली म्हणून ज्ञानी हिला म्हणजे या चौथ्या भक्तीला स्वसंविती असे म्हणतात शैव हिला शक्ती म्हणतात आणि आम्ही आपली श्रेष्ठ भक्ती म्हणतो हे ये वेळे तयामयोगी ही, ही भक्ती त्या माग सांगितलेल्या क्रमयोग्याला माझ्याशी ऐक्याला पावण्याच्या वेळी फलद्रूप होते मग त्याला हे सर्व विश्व केवळ माझ्याच स्वरूपाने भरून जाते तेथ वैराग्य विवेकेशी आटे बंध मोक्षेसी वृत्ती तिये आवृत्ती सी बुडोनी जाय तेव्हा वैराग्य विवेकासह नाहीसे होते बंध मोक्षे परत वाहारपे जेथे गिळून चारी भूते आकाश जायसे लयाच्या वेळी आकाश जसे चारी भूते गिळून आपणच असते त्याप्रमाणे अलीकडील पणासह पलीकडले पणा जेथे नाहीसा होतो साधन शुद्ध अलीकडील पलीकडील काठ अगर मध्य भाग आणि साध्य साधन यांच्या पलीकडील शुद्ध जो मी त्या माझे स्वरूप तो क्रमयोगी होऊन मला ऐक्याने भोगतो घडोनी सिंधूची या अंगा सिंधू वरी तळपे गंगा तैसा पाडू तया भोगा अवधारी जो समुद्राच्या अंगाला मिळून गंगा जशी समुद्रावर स्पष्ट दिसून येते तोच प्रकार त्याच्या भोगाचा आहे ऐक का आरिसयासी आरिसा उठून दाविली या जैसा देखणा अतिशय तैसा अथवा ज्याप्रमाणे एका आरशाला दुसरा आरसा स्वच्छ करून दाखवला असता तेथे द्रष्टेपणाचा भर असतो म्हणजे पाहणारा व पाहिले जाणारे हे दोघे द्रष्टेच असतात तसच त्या भोगण्यात असोदरपणू नेलिया तो मुख बोधू हि गेली देखलेपणे एकवादी जेवी जागे झाल्यामुळे स्वप्न नाश पावते व आपल्या एकपणाच आपल्या अनुभवास येतो तो, तो जागृतीचा एकपणा जसा दैताशिवाय अनुभवला जातो स्वप्न नाशे आपले ऐक्याची भोगी जे का हे राहू दे आरशात पाहणाऱ्या पुढून आरसा काढून नेला असता व प्रतिबिबाचे दिसणेही गेले असता ज्याप्रमाणे आपले मुख सौंदर्य आपल्या एक एकट्याकडून भोगले जाते तोची जाली या भोगुत न घडे हा भावो जयांचा, तीही बोले के उच्चारू की जे तोच झाल्यावर त्याचा भोग घडत नाही असा ज्यांचा अभिप्राय असेल त्यांनी शब्दाचा उच्चार कसा केला जातो म्हणजे शब्दांनीच शब्दांची स्तुती अथवा निंदा कशी केली जाते हे उदाहरण ध्यानात घ्यावे तयांच्या नेणो गावी रवी प्रकाशी हन दिवी ही व्योमा लागी मांडवी उभिली तिही ऐक्यात भोग घडत नाही असे म्हणणारे त्यांच्या गावात दिव्याकडून सूर्य प्रकाशला जात असेल तर नकळे अथवा त्यांनी आकाशाला आत घेण्याकरता मांडव उभारला की काय कडत नाही हा गा राजन्यत्व नव्हता अंगी रावो राय पण काय भोगी का अंधारुहन आलिंग अंगी नस्ता। राजा आपला राजेपणा भोगू शकेल का अथवा अंधार आपण अंधकार रूप राहून सूर्याला आलिंगन देऊ शकेल का आणि आकाश जे नव्हे तया आकाश काय जाणवे रत्नाच्या मिरवे गुंजांचे लेने आणि जे आकाश नाही त्याला आकाश आहे हे कसे कळेल अथवा गुंजांचा आकार रत्नाच्या अलंकारात शोभेल कि काय म्हणून मी होणे नाही तयामी आहे केही मग भजेल हे काई बोलो किर म्हणून जो मी मद्रुप झाला नाही त्याला मीच कोठे आहे मग तो माझी भक्ती करेल हे बोलायलाच नको या लागी तो क्रमयोगी मी जालाची माते भोगी तारुण्य का तरुणांगी जिया परी एवढ्या करता ज्या प्रमाणे तरुण स्त्रीच्या शरीरात तारुण्य असते ती जसा तारुण्याचा उपभोग घेते तसा तो क्रमयोगी मी म्हणजे मद्रूप होऊन मला भोगतो तरंग सर्वांगी तो यचुंबी प्रभा सर्वत्र विलसे बिंबी नाना अवकाश नभी लुंठतू जैसा लाट जशी सर्वांगानी पाण्याचा उपभोग घेते अथवा प्रभा जशी बिंबाशी एक होऊन जाते बिंबाच्या रूपाने शोभते अथवा पोकळी जशी आकाशात आकाश होऊन लोळते तैसा रूप होऊ माझे माते क्रिया विणतो भजे अलंकारू का सहजे सोनया जेवी जसा दागिना स्वतः सोनेपणा असून सोन्याला भसतो त्याप्रमाणे तो क्रमयोगी मदरूप होऊन क्रियेशिवाय मला भजतो म्हणजे दागिनेचे सोन्याशी अभिन्न असणे हेच त्याचे सोन्याच भजणे तसे जीवाने माझ्याशी अभिन्न होऊन असणे हेच त्याचे मला भजने होुती जैसी चंदनी भजे अपैसी का अ कृत्री अथवा चंदनाचा स्वभाव जसा चंदनाला स्वभावत भसतो अथवा चंद्री जोगे नोला अद्वैत क्रिया कर खर सोसत नहीं तरी अद्वैत भक्ति हैुभवाने पटने सारखी है बोलने सारखी नहीं तेव्हा पूर्व संस्कार छंदे जे काही तो अनुवादे ते आळविले निबे बोलता मी तेव्हा पूर्व संस्कारांच्या अनुरोधाने तो जे काही बोलेल त्या विनवणीने ओ देऊन बोलणारा मीच होतो बोलत या बोलताची भेटे तेथ बोलिले हे न घटे ते मौन तोमटे स्तवन माझे बोलणारेला जेव्हा बोलणारा स्वतः भेटतो तेव्हा बोलला हा व्यवहार घडत नाही ते मौन म्हणजेच माझी उत्तम स्तुती होत म्हणून तया बोलता बोली बोलता मी भेटता मौन होय तेवता स्तवितो माते म्हणून तो बोलत असताना त्याच्या बोलण्यात बोलणारा जो मी तो भेटत असल्या कारणाने ते त्याचे बोलणे मौन होते त्या मौनाने खरोखर तो माझे स्तवन करतो दृश्य लोटी देखतेची दावी त्याचप्रमाणे बुद्धीने अथवा डोळ्याने तो जे पहावया जातो त्याचे ते पाहणे दृश्याला एकीकडे सारून पाहणार असाखवते आधी जैसे तैसे मेलवी द्रष्टे आरसा पुढे येण्याच्या अगोदर असलेले आपले तोंड हे पाहणारे असून तेच प्रतिबिंब रूपाने आपल्यास पाहते त्याचप्रमाणे त्याच्या दर्शनाने द्रष्ट्याच्याच दर्शनाचा योग येतो दृश्य जाऊनिया द्रष्टे द्रष्ट यासिची जी भेटे तई भेट एक न घटे द्रष्टेपण ही जेव्हा दृश्य जाऊन म्हणजे दृश्य कल्पनेचा निराश होऊन द्रष्टा द्रष्ट्यालाच भेटतो तेव्हा एकटा द्रष्टाच राहिल्यामुळे आता त्याच्या ठिकाणी द्रष्टेपणाही घडत नाही तेथ स्वप्नीची या प्रियाचे झोंबू गेली दोन्ही न हो ची जैसे जेव्हा एखादा पुरुष स्वप्नात दिसलेल्या स्त्रीला जागे करून आलिंगन देण्यास गेला तेव्हा स्वप्नातील नवऱ्या व बायको हे दोन्ही नाहीसे होऊन जसा केवळ आपण मात्र राहतो का दोही काष्टाची एक धृष्टी माझी वन्ही एक उठी तो दोन्ही हे भाष आटी आपण होय अथवा दोन लाकडांच्या घासण्यात एक अग्नि उत्पन्न होतो तो अग्नी दोन लाकडी ही भाषा नाहीशी करून जसा आपण एकटाच राहतो नाय जैसी सूर्य आपले प्रतिबिंब हातात घेऊन गेला असता प्रतिबिंब तर जातेच पण प्रतिबिंब सापेक्ष असणाऱ्या बिंबाचा बिंबपणा तोही जसा जातो तैसा मी होऊनी देखते तो घेऊ जाय दृश्या तेथे ते दृश्य निते द्रष्टुत्वेसी त्याप्रमाणे द्रष्टा जो मी तो मी होऊन तो पुरुष जेव्हा दृश्याला घेऊन जातो म्हणजे पाहतो तेव्हा दृश्य तर नाहीसे होतेच परंतु दृश्य सापेक्ष असलेल्या द्रष्टेपणाही असलेल्या दृश्यासह नाहीसा होतो रवी अंधारू प्रकाशित नुरेची जेवी प्रकाश्यता ते दृश्य नाही द्रष्टुता मी जा सूर्य अंधाराला प्रकाशू लागला तर ज्याप्रमाणे प्रकाश अंधार तर उरत नाहीच पण सूर्याचा प्रकाशितेपणाही उरत नाही त्याप्रमाणे मी झालो असता दृश्य मदरूप झाले असता दृश्य सापेक्ष द्रष्टेपणाही उरत नाही मग देखिजे नान देखिजे ऐशी जे दशा निपजे ते ते दर्शन माझे चाचो मग पाहणेही नाही व न पाहणेही नाही अशी अवस्थाची उत्पन्न होते ते माझे खरे दर्शन होत ते भलतयाही किरीटी पदार्थाची द्रष्टु दृश्या तीता दृष्टी भोगितो सदा अर्जुना वाटेलच्या पदार्थाच्या भेटीत तो क्रमयोगी पुरुष द्रष्टा व दृश्य या सापेक्ष भाव रहित असलेल्या स्वरूपाला आपल्या दृष्टीने सदा अनुभवतो आणि आकाश हे आकाशे दाटले न ढळे जैसे मिले तया आणि आकाशानेच हे आकाश अगदी दाट भरून असल्यामुळे जसे ते इकडे तिकडे मुळीच हलत नाही त्याप्रमाणे मी जो आत्मा त्या माझ्यामुळे त्याला आपल्या ठिकाणी तसे झाले आहे त्याच्या ठिकाणी सर्व विश्व आत्मरूप झाल्यामुळे त्याला जाणे राहिले नाही कल्पांती उदक उदके रुंदिलिया वाहो ठाके तैसा आत्मेनी मिया तो कल्पाच्या शेवटी पाणी पाण्याने अडवल्यामुळे ते जसे वाहण्याचे थांबते त्याप्रमाणे मी जो एक आत्मा त्याने तो सर्वत्र पूर्ण भरला पाव आपण पया ओळघे के आपण पया लागे आपण पा रिघे स्नाना कैसे पाय आपण आपल्यावर कसा चढेल अग्नी आपल्या स्वतःलाच कसा लागेल पाणी हेच स्नान करण्याकरता पाण्यात कसे प्रवेश करेल म्हणून गा यात्रा करणे अद्वया म्हणून अर्जुना सर्व मी झाल्या कारणाने त्याचे येणे जाणे थांबते मी जो एकाकी द्वैत शून्य त्या माझी हीच यात्रा करणे आहे वरील तरंगू जरी धाविन लागू क्रमिला तरी, ला ला तरी ज्याप्रमाणे ती लाट पाण्याला सोडून जमिनीचा भाग चालून गेली नाही जे सांडावे का मांडावे जे चालणे जेणे चालावे ते तोयची एक आघावे म्हणून या त्या लाटेने जे ठिकाण टाकावे अथवा ज्या ठिकाणी जावे ते चालणे व ज्याच्या योगाने चालावायचे, ते सर्व एक पाणीच आहे म्हणून गेली आही भलते उदकपणे सुता, तरंगाची एकात्मता नमोडेची मोड्याची जेवी अर्जुना ती लाट वाटेल तिकडे गेली असता ही पाणीपणामुळे जी लाटेची पाण्याची एकरूपता असते ती ज्याप्रमाणे खात्रीने बिघडत नाही तैसा मी पणे हा लोटला तो आघवे याची मजा आतू आला, या होय भला, कापडी आघाला त्याप्रमाणे हा क्रमयोगी मी परमात्म पणाने पूर्ण भरलेला असतो तो सर्व बाजूनी मला प्राप्त झाला असे होणे हीच माझी यात्रा होय या यात्रेने तो माझा चांगल्या प्रकारे यात्रे करू होतो आणि शरीर स्वभाव वशे काही एक करू जरी बैसे तरी मिची तो तेने मिशे भेटे तया आणि शरीर स्वभाव वशात तो काही एक जरी करायला बसला तरी त्या निमित्ताने मी त्याला भेटतो तेथ कर्म आणि करता हे जाऊनी पंडूसुत मिमेनी मज पाहता मिची होय अर्जुना तेव्हा कर्म आणि करता हे जाऊन मी जो आत्मा त्या माझ्याशी ऐक्याला पाहून मला पाहिले असता मीच होतो पै दर्पणा ते दर्पणे पाहिली हो सोने झाकिली सुवर्णे नाशाने आरशाला पाहिले असता ते न पाहणेच होते अथवा ज्याप्रमाणे सोन्याने सोने झाकले असता ते न झाकणेच होते दीपा ते दीपे प्रकाशी ते न प्रकाशनेची निपजे तैसे कर्म मिणे कैसे दिव्यांनी दिव्याला प्रकाशले असता हो ते न प्रकाशनेच उत्पन्न होते त्याप्रमाणे मदरूप होऊन कर्म करणे ते करणे कुठचे कर्म हि आहे जे करावे भाष जाय ती न करण्याची होये तयाचे केले तो क्रमयोगी कर्म देखील करतच असतो परंतु अमुक एक कर्म मला कर्तव्य आहे ही गोष्ट जेव्हा जाते म्हणजे जेव्हा अभिमान रहित कर्म होते तेव्हा त्याचे करणे हे न करणेच होते क्रिया ज्या मी झालेपणे घडे काहीची न करणे तयाची नाव पूजणे खुनेचे माझे कर्म मात्र मी झाल्यामुळे म्हणजे मद्रूप झाल्यामुळे जे काहीच न करणे होते त्याचेच नाव माझे मर्माचे पूजन होईल म्हणनी करीत या हि बोजा ते न करणे हिची कपित्वज निफजेतिया महापूजा, पूजी तो माते म्हणून चांगल्या रीतीने कर्म करीत असता अर्जुना ते त्याचे न करणे उत्पन्न होते त्या महापूजेने तो माझी पूजा करतो एवम तो बोले स्तवन तो देखे दर्शन अद्वया मज गमन तो चाले ते याप्रमाणे तो बोलेल ती माझी स्तुती आहे तो पाहिल ते माझे दर्शन आहे तो चालेल तेच मी जो अद्वितीय त्या माझ्याकडे येणे आहे म्हणजे माझी यात्रा करणे आहे तो करीते तुली पूजा तो कल्पी तो जपू माझा तो असे तेवजा समाधी माझी अर्जुना तो जी कर्म करील ती माझी पूजा होय तो जी कल्पना करेल तो माझा जप होय आणि तो ज्या स्थितीत असेल ती माझी समाधी अवस्था होय जैसे कनकेसी काकणे असिजे अनन्यपणे तो भक्तीयोगे येणे मजसी तैसा ज्याप्रमाणे सोन्याचे कंकण सोन्याशी नेहमी अभिन्न असते त्याप्रमाणे तो माझ्याशी या भक्तियोगाने नेहमी अभिन्न असतो उदकी कल्लोळू कापुरी परिमळू रत्नी उजाळू अनन्यू जैसा पाण्यात जशी लाट कापरात जसा सुवास अथवा रत्नात जसे तेज अभिन्न असते बहुना तंतु सीपटू, पटू केसी घटू तैसा तो एकवटू मजसी माझा, हर काय सांगावे सुताशी ज्याप्रमाणे वस्त्र अथवा मातीशी ज्याप्रमाणे मडके अभिन्न असते त्याप्रमाणे तो माझा फक्त माझ्याशी अभिन्न असतो भक्ती या, या आघवाची जाती आपण सुमती द्रष्ट्या ते जान। असलेल्या अभेद भक्तीने या सर्वच दृश्य मात्रामध्ये तो ज्ञानी मला द्रष्ट्याला आत्मत्वाने जाणतो तिन्ही अवस्थांचे निद्वारे उपाध्यफुरे दृश्य जे हे जागृती स्वप्न व सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या द्वाराने स्थूल सूक्ष्म व कारण या तीन प्रकारच्या उपाधीच्या योगाने विश्व तेजस व प्राज्ञ या तीन उपहिताच्या आकाराने अभिमानी जीवांच्या आकाराने व भाव जे जागृती व स्वप्न या दोन अवस्थेमध्ये असणेपणाने व अभाव सुषुप्ती अवस्थेमध्ये नसणेपणाने जे हे दृश्य संपूर्ण विश्व अनुभवास येते ते हे आघेची मी द्रष्टा ऐसिया बोधाचा माझी वटा अनुभवाचा सुभटा धेंडा तो नाचे हे चांगल्या योद्ध्या अर्जुना ते हे सर्वच मी द्रष्टा आहे अशा या बोधाच्या भरात तो म्हणजे ज्ञानी भक्त लग्नामध्ये जसा धेंडा नाचतो तसा तो अनुभवानी नाचू लागतो रज्जू जा गोचरू आभासो व्याळाकारू रज्जूची ऐसा निर्धारू होय जेवी रज्जू आपल्या स्वरूपाने दिसल्यावर तिच्यावर भासणारा सर्पाकार वास्तविक खरा नसून राज्जूच आहे असा ज्याप्रमाणे निश्चय होतो भांगारा परत एका भरी नाही हे आटून आठ आई जे जैसे अलंकार हा सोन्यापलीकडे गुंजभर देखील नाही हे जसे दागिना आटून पक्के करावे उदका एका परत तरंग नाहीची हे निरुते जाणून आकाराते न घे पे जेवी एका पाण्याशिवाय लाट म्हणजे दुसरे काही नाही हे पक्के जाणून जसे लाटेला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानित नाही म्हणजेच ती पाण्याहून वेगळी समजली जात नाही ना स्वप्न विकारा समजता चे उनिया उमाने घेता तो आपणया परवता न दिसे जैसा अथवा स्वप्नातील सर्व पदार्थ आपल्याहून वेगळे आहेत असे ज्याप्रमाणे अनुभवास येत नाही तैसे जे काही आथी नाथी येणे हो स्फूर्ती ते ज्ञाताची हो निभोगी त्याप्रमाणे आहे नाही म्हणजे भावा भाव या रूपाने जे काही ज्ञेयस्फूर्ते ते मी ज्ञातच आहे हा त्याला अनुभव होऊन तो ज्ञानी भक्त तो अनुभव भोगतो जाने अजू मी अजरू अक्षयो मी अक्षरू अपूर्वू मी अपारू आनंदू मी तो असे जाणतो की मी जन्मरहित आहे वृद्धपण रहित आहे मी नाशरहित आहे मी न गळणार आहे मी अपूर्व विलक्षण आहे मी अपार अमर्याद आहे व मी आनंद आहे अचळू मी अच्छुतू अनंतु मी अद्वैतू आद्यु मी अव्यक्तू व्यक्तूही मी मी मी अपने स्थान पास भ्रष्ट न होना मी रही था है निराकार व साकार अनादि अमरु अभय आधारू आधेयी निम्य मी है नियामक ही मीच है मी आरंभ रहीित है मी अमर है मी भयरित है सर्व आश्रय व आश्रित ही मी स्वामी मी सदोदितु सहज सर्व मी सर्व गिद्ध व अखंड है मी सर्व है सर्वी आवे पलि कड़ा नवा पुराणु शून्यू मी संपूर्ण स्थूलू मी अणु जे का हीते मी नवा व जुना है मी शून्य है व मी संपूर्ण है जे का है व सूक्ष्म है एकू असंगो मी अशोको व्यापो मी व्यापक मी, मी, मी।, मी क्रियारहित है मी एक आहे, अद्विती आहे, मी है अद्वितीय है मी संगरहित व शोकहित है व्याप्य व व्यापक मी है उत्तम पुरुष मी है अशब्दोमी अश्रोत अरुपू मी अगोत्रु समो मी स्वतंत्रित व कर्णित आहे मी रूपरहित व कुळ आहे मी सारखा व स्वतंत्र आहे सर्वांचे जे ब्रह्म ते मी आहे ऐसे आत्मत्वे मज एका तेया अद्वय भक्ती जाणि निरुते आणि बोधा जाणते तेही मीची जाणे याप्रमाणे मला ऐकाला या अद्वय भक्तीने आत्मत्वे करून आत्मपणाने खरोखर जाणतो आणि याही बोधाला अनुभवाला जाणणारा तोही मीच आहे हे जाणतो